अध्याय बावीसावा पांचाल कौरव आणि मगध देशीय राज्यांच्या वंशाचे वर्णन श्री शुक म्हणतात परीक्षिता दिवो दासाचा पुत्र मित्रे होता मित्रेयूचे चवन सुदास सहदेव आणि सोमक असे चार पुत्र होते सोमकाचे शंभर पुत्र होते त्यापैकी सर्वात फुरला जंतू आणि सर्वात लहान पृषत होता पृषताचा पुत्र द्रुपद होता द्रुपदाची द्रौपदी नावाची कन्या आणि दृष्टजुम्न इत्यादी पुत्र होते दृष्टजुम्नाचा पुत्र दृष्टकेतू होता भरमाश्याच्या वंशात उत्पन्न झालेले हे राजे पांचान म्हणजे मेढाचा दुसरा पुत्र वृक्ष होता त्याचा पुत्र संवर्ण संवर्णाचा विवाह सूर्याची कन्या तपती हिच्याशी झाला तिच्यापासून पुरुक्षेत्राचा स्वामी कुरु याचा जन्म झाला पुरुचे परीक्षित सुधन्वा जन्मी आणि निषधाश्व असे चार पुत्र होते सुधनवाला सुहोत्र सुहोत्राला चवन च्यवनाला कृती कृतीला उपरी चरवसू आणि उपरी चरवसूला बृहद्रथ्यादी अनेक पुत्र झाले त्यामध्ये बृहद्रथ कुशांब मत्स्य प्रत्यग्र चे इत्यादी चे देशाचे राजे झाले बृहद्रथाचा पुत्र कुशाग्र होता कुशाग्राचा ऋषभ ऋषभाचा सत्यहीत सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता बृहदरथाच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे दोन तुकडे उत्पन्न झाले त्यांना त्यांच्या मातेने बाहेर फेकून दिले तेव्हा जरा नावाच्या राक्षसीने जिवंत हो जिवंत हो म्हणून खेळत खेळत ते दोन्ही तुकडे एकमेकांना जोडले त्या जोडलेल्या बालकाचे नाव जरासंध असे झाले जरासंधाचा पुत्र सहदेव सहदेवाचा सोमापी आणि सोमापीचा पुत्र श्रुतश्रवा झाला कुरुचा ज्येष्ठ पुत्र परिक्षित याला काही संतान झाले नाही जन्नूचा पुत्र सुरथ सूरत होता सुरथाचा विदुरथ विदुरथाचा सार्वभौम भुमा। सार्वभौमाचा जयसेन जयसेनाचा राधिक आणि राधिकाचा पुत्र अयुत होता अयुताचा क्रोधन क्रोधनाचा देवातिथी देवातिथीचा ऋष्य रुश्य, ऋष्याचा दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप होता प्रतिपाचे देवापी शंतनू आणि बाल्क असे तीन पुत्र होते देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू राजा झाला पूर्वजन्मी शंतनूचे नाव महाभीष असे होते तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करी तो तरुण होऊन त्याला पूर्वीसारखाच आनंद मिळत असे याच अद्भुत शक्तीमुळे त्याचे नाव शंतनू पडले एकदा शंतनूच्या राज्यात बारा वर्षे इंद्राने पाऊस पडला नाही यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले तू थोरला भाऊ देवापी याचा अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस म्हणून तू परिव्यक्त आहेस यामुळेच तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही आता जर तुला आपले नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतो मोला राज्य परत दे जेव्हा ब्राह्मणांनी शंतनूला असे सांगितले तेव्हा त्याने मनात जाऊन देवापीला देवा राज्य स्वीकारण्याची विनंती केली परंतु शंतनूचा मंत्री अश्मरात अगोदरच त्याच्याकडे काही ब्राह्मण पाठवले होते की ज्यांनी वेदांना दूषण देणाऱ्या वचनांनी देवापिला वेदमार्गापासून परावृत्त केले होते त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला म्हणून तो राज्याधिकाराला अपात्र ठरला आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला देवापी अजूनही योगसाधना करीत कलापग्रामामध्ये राहत आहे जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करील चंतनूचा लहानभाऊ सोमदत्त पुत्र झाला सोमदत्ताला भुरी भुरी श्रवा आणि शल असे तीन पुत्र झाले शंतनू पासून गंगेला नष्टिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा पुत्र झाला तो सर्वधर्म जाणणाऱ्या अग्रगण्य भगवंताचा भक्त आणि परमज्ञानी होता तो वीरसमूहांचा अग्रगण्य नेता होता त्याने आपले गुरु परशुराम यांना सुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले के होते शंतनूला दासराजाची कन्या सत्यवतीपासून दोन पुत्र झाले चित्रांगद आणि विचित्रविर्य चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वान मारल संतनुषी विवाह होण्यापूर्वी याच सत्यवतीपासून पराशराना भगवंतांच साक्षात कलावतार वद् संरक्षक भगवान कृष्ण द्वैपायन व्यासमुनी झाल मी त्यांच्याकडूनच या श्रीमदभागवत महापुराणाच अध्ययन कल हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे, म्हणूनच माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पहिल्या इत्याली शिष्यांना सोडून शान प्राशा मला शिकवली शंतनूचा दुसरा पुत्र विचित्र वीर्य याने स्वयंभरात बळजबरीने आणलेल्या काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह कला विचित्र वीर्य अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा दोन पुत्रांना जन्म दिला तसेच त्याच्या दासीपासून बिदुराला जन्म दिला परीक्षिता धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी तिला शंभर पुत्र आणि एक कन्या झाली त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन कन्येचे नाव दुष्यला होते पांडूची पत्नी कुंती शापित पांडू स्त्री सहवास करू शकत नव्हता त्याची पत्नी कुंती तिला यमधर्म वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठीर भीमसेन आणि अर्जुन नावाचे तीन पुत्र झाले हे तिघेही महारथी होते पांडूच्या दुसऱ्या पत्नीचे नाव माद्री असे होते दोन्ही अश्विनी कुमारांपासून तिला नकुन आणि सहदेव असे दोन पुत्र झाले या पाच पांडवांच्या द्वारा द्रौपदीपासून पुज पाचही चुलत्यांचा जन्म झाला त्यापैकी युधिष्ठिराच्या पुत्राचे नाव प्रतिविंध्य होते भीमसेनाचा पुत्र श्रुतसेन अर्जुनाचा श्रुतकीर्ती नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतकर्मा याखेरीज युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक आणि भीमसेनाला भी किडिंबेपासून घटोचकच आणि कालीपासून सर्वगत नावाचा पुत्र झाला पर्वतकुमारी विजयेपासून सहदेवाचा सुहोत्र आणि करेणमतीपासून नकुलाला नीरमित्र झाला नागकन्या उलुपीपासून अर्जुनाला इरावान आणि मणिपूर नरेशाच्या कन्येपासून बभ्रू वाहनाचा जन्म झाला बभ्रू वाहन कराराप्रमाणे माता महाचाच पुत्र मानला गेला कारण अगोदरच तसा निर्णय झालेला होता अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला वीर अभिमन्यूने सर्व अतिरथींना जिंकले होते त्याच्यापासूनच उत्तरेच्या ठिकाणी तुझा जन्म झाला ज्यावेळी कुरुवंश नष्ट झाला होता तेव्हा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रभावाने तुला मृत्यूच्या जवड्यातून सोडवली हे राजा तुझे हे जन्मेजय श्रुतसेन भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत तक्षक डसल्यामुळे तुझा मृत्यू झाला हे समजल्यानंतर जन्मेजय क्रोधाने सर्पयज्ञ करून अग्निकुंडात सर्पांचे हवन करील तो कावश्य तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वभेद यज्ञ करील आणि करून, सर्व पृथ्वींवर विजय प्राप्त करून यज्ञांच्या द्वारा भगवंतांची आराधना करील हे राजा जन्म जयाचा पुत्र शतानी खोईल, तो याज्ञमल्क्य ऋषींपासून तिन्ही वेदांचे आणि कर्मकांडांचे तसेच कृपाचार्यांकडून अस्त्रविद्येचे शिक्षण प्राप्त करील आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल शतानिकाचा शता सहस्त्रानी सहस्त्रानिकाचा अश्वमेधज अश्वमेधजाचा असीम कृष्ण आणि असीम कृष्णाचा पुत्र नेमिचक्र होईल जेव्हा हस्तिनापूर गंगा नदीत वाहून जाईल तेव्हा तो कौशांबी मध्ये सुखाने राहील नेमीचक्राचा पुत्र होईल चित्ररथ चित्ररथाचा कवीरथ कवीरथाचा वृष्टीमान वृष्टीमानाचा राजा सुशेण सुशेणाचा सुनीथ सुनीचा नशू नृचक्षू सुखिनल, सुखी नचा नल, परिप्लव परिप्लवाचा सुनय सुनयाचा मेधावी, मेधावीचा नृपुंजय नृपुंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईलपासून बृहद्रथ दुर्थ्रत, बृहद्रथापासून सुदास सुदासपासून शतानी शतानिकापासून दुर्दमन दुर्दमनापासून वही नर दंडपाणी दंडपाणीपासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल अशा प्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्ती स्थान असलेल्या सोमवंशाचे वर्णन ऐकवले देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच समाप्त होईल आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशाच्या राजांचे वर्णन करून सांगतो सहदेवापासून मार्जारी मार्जारी श्रुतश्रवा श्रुतश्रवापासून अयुतायू आणि अयुतायूपासून नीरमित्र नावाचा पुत्र होईल नीरमित्राचा सुनक्षत्र सुनक्षत्राचा बृहत्न बृहत्नाचा कर्मजीत कर्मजिताचा श्रुतंजय सुतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र शुची असेल शुचिपासून क्षेम क्षेमापासून सुव्रत सुव्रतापासून धर्मसूत्र धर्मसूत्रापासून शम शमापासून ज्युमत्न ज्युमत्नापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल सुबला सुनीथ, सत्यजीत सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल हे सर्व बृहद्रथ वंशाचे राजे होतील यांचा शासन काल वर्षांचा असेल अध्याय बावीसावा समाप्त